Thank <laughs> you. जाळू लाच सांबळू आता कशी नाच तांबाळू लाडू बहिणी लाडू अहिल्यान गेली नादाया पहिल्यान गेले नायला नाही मी नवऱ्याच्या बापरे काय झालं नवऱ्याला बाई भीत म्हणजे बाई तरी कसली सांगतोय की पहिल्यानं गेले ना दायाला नाही भ्याले मी नवऱ्याच्या भाला आणि डोईचा पदर माझ्या खांद्यावरी हो बरीस ग बाई तू ला म्हणूनच म्हणते ऐका वाणी वाणी हा कुठला वाणी हा कुठला वाणी नाही मराठी भाषेत शब्द बोल भाषेला वाणी असं म्हटलंय ऐकाला जाळूची वाणी नवऱ्याला म्हणे ठेवा मशी पाणी असं का करताय वेड्या बाणी करेच बाई तुला जाडू म्हणूनच म्हणतेला जाळू गला जाडू बायमीला जाडू गला जाडू पायमीला जाडू गला जाडू ऐकायला जाळूची मात मात ऐकाला जाळूची माता मने म्हणेवा माशी भात नाही तर छाताराड बसून घाली ना मी लातोय म्हणूनच म्हणतेला जाळू गला जाळू लाडू लाडू गाडू आता किती लाज सांभाळू आता कशी लाच सांभाळूला जाडू गला जाळू बैमीला जाडू ग ला अहो एका जनार्दनीला जाळू झाले एका जनार्दनीला जाळू झाले सद्गुरुशी सारे शरण गेले जन्म मरण बिनोख केले बहिणीला जाळू गला जाळू बहिणी आपलीलाच सांभाळू आप कशीलाच सांभाळूला जाळू my my my darudala